पुस्तक फुलाचा प्रयोग व सोराबणी रुस्तुम लेखक साने गुरुजी वाचक विद्यापाटील सोराबनी रुस्तुम गोष्ट दुसरी पाखराची गोष्ट फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे दूर दूर असलेल्या एका देशातील ही गोष्ट आहे एक होता शेतकरी त्याचे नाव होते खंडू खंडूची बायको होती तिचे नाव चंडी चंडी नावाप्रमाणेच खरोखर होती जणू त्राटिकेचा अवतार ती सदा संतापलेली असायची डोळे तारवटलेले कपाळाला सतराशे आठ्या घरात अक्षय तिच्या आदळापट चालायची खंडूला वाईट वाटे परंतु काय करणार घर सोडून जावे असे त्याला वाटे परंतु तेही बरोबर नाही असे त्याची सतसद -सत विवेकबुद्धी सांगे तुझी गाठ पडली आहे खरी अशा बायकोशी आता भिळून पडू नकोस सहन कर सारे असे सत्सद -सत विवेकब बुद्धी म्हणे चंडी खंडूजवळ कधी एकही शब्द गोड बोलत नसे ती सदैव त्याच्या अंगावर ओरडायची त्याला शिव्या द्यायची हातात लाकूड घेऊन मारायला यायची प्रत्यक्ष मारीत नसे एवढेच शेजारी पाजारी तरीका का खंडूला सहानुभूती दाखवत होते नाही तेही असत थट्टा करीत कोंबडा आरवताच खंडू उठे तो शेतावर जाई चंडी त्याला सुद्धा न्यारीला देत नसे, ना थोडी चटणी भाकर ना पुढभर पोहे बारा वाजेपर्यंत उपाशी पुटी तो शेतात काम करी नंतर भूकेलेला तो घरी येई आता मेला घरी इतक्यात कशाला आला का मरत होता मोठा नाजूक नाही नखरे करायला हवेत मेलेला अजून भाकर भाजून नाही झाली तो आला गिळायला बसा ओसरे जाता हे दाने निवडा नीट निवडा खंड्या अरे तुला सांगते मी घेते सूप व निवड दाने खडादगड पाऊन ठेव नवरोजी झालाय नुसता छळायला असे सारखे तिचे तोंड सुरू असायचे खंडू घरी जमून भागून आल्यावरही चंडी जे काम सांगे ते तो निमूटपणे करी मग जी जाडी भरडी कोरडी वाकर चंडी तो ते खाई कोडेवाकर कशी खाऊ तो म्हणे तर काय बासुंदी आणू श्रीखंड आणू भिकारी तर आय मेला परंतु आई टाणतो राजाची मने कोरडी कशी खाऊ मला जात नाही कोरडी म्हणून माझ्यापुरते थोडे कालवण केले आहे तुला अरे काय झाले भरपूर काम करीत नाहीच वाटते शेतात ज्याला भूक चांगली लागते त्याला चार दिवसांचे शिळे तुकडे सुद्धा साखरेवाणी गोड लागतात म्हणे कोरडी वाकर कशी खाऊ घशाखाली जात नाही वाटते जरा मुसळ सारा घशात व भोक बोटेकर घशाचे मी म्हणून ताजी वाकड तरी देते करून दुसरी कोणी सटवी असती तर चार दिवस तुला उपाशी ठेवती शिळे खायला घालती आपले पाय चेपायला लावती, खा कोडी भाकर सुकाची मिळत्याय भाकर ती सुद्धा उद्या देव नाही देणार जरा कुरकुराल तर असे ती म्हणे ती तोफ एकदा सुरू झाली म्हणजे खंडू घाबरे मुकाट्याने भाकर खाई व उठून जाई मग जरा ओसरीत तो उघोंगडीवर अंग टाकी तो ती हिडिंबा लगेच गरजत येई पडलेत काय पालथे जा की शेतात आळशाय मेला खातो व लोळतो शेतकरी असा दिवसात झोपतो उठा जा खंडू आता घरी फार बसत नसे बहुतेक त्याचा वेळ आता शेतातच जाई दमला तेतेत तेथेच झाडाखाली पडे त्या दाट छायेच्या एका झाडाखाली उश्याला धोंडा घेऊन तो पडे झाडावर पाखरे गोड गाणी गात असत ती मधूर किलबिल ऐकून खंडूला आनंद होई तो मनात म्हणे पाखरे इतके गोड बोलतात माणसे का बरे गोड बोलत नाहीत माझी बायको का बरे गोड बोलत नाही आणि शेजारी माझा उपास का करतात एक नवीनच पक्षी एकदा त्याला दिसला आणि पुडे रोज त्याच्यासमोर तो पक्षी येऊन बसे नाचे गोड शब्द करी खंडूला आनंद देण्यासाठी का ते सुंदर पाखरू येत असे एके दिवशी खंडू त्या पाखराजवळ गेला तो काय आश्चर्य ते पाखरू पळालं नाही भ्यायला नाही खंडूने त्या पाखराला धरले त्याने ते पाखरू घरी आणले एका सुंदर पिंजऱ्यात ठेवले खंडू आता त्या पाखरावर जीव की प्राण प्रेम करी त्याला ताजी फळे घाली त्याच्या पिंजऱ्यावर हिरवे पल्लव बांधी फुले बांधी मोठ्या पाटे उठून त्या पाखराला तो बोलायला शिकवी ए हो खंडू दमलास हो भागलास हो बस जरा मी गाणी गातो तू आनंदी रहा, मी तुला रिझवीन मी तुझ्याजवळ गोड बोलेन मी तुला प्रेम देईन एहो खंडू असे त्या पाखराला तो बोलायला शिकवी त्याची ती कजाक बायको त्यावेळेस झोपलेली असे बायको जागी झाली की खंडू शेतावर निघून जाई परंतु शेतावर गेला तरी त्याला त्या पाखराची आठवण डोक्यावर सूर्य आला की खंडू आता घरी येईल येताना त्या पाखराला ताजी कोळी खनसे आणि रानमेवा आणि खंडू घरी येताच ते पाखरू पिंजऱ्यात नाचू लागे गाऊ लागे ते खंडूचे स्वागत करी व वा गोड वाणीने मने, एहो हो खंडू दमलास बसो जरा मी तुला गाणे गाईन मी गोड बोल ये खंडूला ते गोड शब्द ऐकून आनंद होई तिकडे बायको बडबडत असली तरी खंडू तिकडे लक्ष देत नसे पाखराची गोड वाणी ऐकण्यास तो तल्लीन होई खंडू आता आनंदी असे त्याच्या आत्म्याला जणू प्रेमामृताचा चारा मिळाला त्याच्या मनाला सहानुभूतीचे खाद्य मिळाले भुकेलेला खंडू तृप्त झाला बायको त्याला भाकर करून वाडी, आणि ते पाखरू प्रेम देई जगात न मिळणारे दुर्मिळ प्रेम एके दिवशी खंडू शेतात गेला परंतु पाखराच्या पिंजराचे दार उघडे राहिले इकडे ती चंडी उठली नवरा गेल्यावर ती गोड करून खायची आज तिने शिरा करण्याचे ठरविले ताटात रवा काढला साखर काढली एका पातेलीत तूप घेतले तिने सारी तयारी केली इतक्या अंगणात कोणाची गुळे आली म्हणून त्यांना हाकायला ती गेली इकडे ते पाखरू पिंजऱ्यातून खाली आले स्वयंपाकघरात गेले रव्यामध्ये चोच घालून रवा खाऊ लागले साखरेत चोस मारून साखरेचे कण त्याने खाल्ले ते पाखरू मेजवाणीत रमले इतक्या चंडी आली तिने ते पाहिले तिला राग आला ते पाखरू फड करून पिंजऱ्याकडे जाऊ लागले परंतु तिने ते पकडले ते पाखरू धडपडत होते केविल वाने होते घालशील पुन्हा घालशील आणि जव गोड गोड बोलायला हवं नाही मी पिंजरेजवळ आले तर जीप जशी झडते मेल्याची खंड्याजवळ गोड गोड बोलतोस थांब तुझी जीप कापून टाकते का निखार ठेव जिबेवर नको कापूनच टाकावी मग बघते कसा गोड बोलशील तो असे म्हणून तिने खरोखरच कात्री आणली आणि त्या पाखराची चोच उघडून तिने त्याची जीप कटकन कापली तुकडा उडाला पाखराने किंकाळी फोडली ची केले अरे रे त्या पाखराला त्या चंडीने आता सोडले ते दिनवाने पाखरू पिंजऱ्यात जाऊन बसले त्याला वेदना होत होत्या परंतु कोणाला सांगणार कशा सांगणार त्याची वाणी गेली त्या पाखराच्या डोळ्यातून पाणी आले दुपारची वेळ झाली खंडूच्या येण्याची ते पाखरू वाट पाहत होते खंडू आला कोळी कसे घेऊन आला फुलांचे तुरे पिंजऱ्यावर लावण्यासाठी घेऊन आला खंडू पिंजऱ्याजवळ गेला परंतु पाखरू आज नाचे गोड गाणे म्हणेना ए ओ खंडू दमला सो असे म्हणेना का बरे पाखरा का आज बोलत नाहीस तूही का रागवलंस माझ्यावर आज मला यायला का उशीर झाला कालची फळे का आंबट होती कडवट होती परंतु मी ती खाऊन पाहिली होती गोड होती ती हे बघ फुलांचे तुरे आणले आहेत का रे आज असा का आणि तुझ्या डोळ्यात आज पाणी का मी तुला पिंजऱ्यात कोंडले म्हणून का तू दुःखी आहेस तुला का बाहेरच्या स्वातंत्र्याची आठवण झाली झाडांवर झोके घेण्याची का आठवण झाली तू वाऱ्यावर बाहेर नाचत असशील झाडांच्या डहाळ्या टाळ्या वाजवत असतील तुझ्या नाचण्या गाण्याला ताल धरीत असतील होय ना का सारे तुला जाठवले का तुझ्या घरची तुला आठवण झाली तुझी का बायको आहे तुझी का मुले बाळे आहेत कुठे आहे तुझ्या घरटे परंतु तुला मी पकडले तेव्हा तू पळाला नाहीस मला वाटले की तू माझ्यावर प्रेम करायला आलास आणि खरेच तू आनंदी होतास आज सकाळी मी जाईपर्यंत तू सुखी होतास आणि नंतर काय झाले ती चंडिका तुला बोलली अरे ती तशीच आहे तिचे बोलणे नको मनावर घेऊ बोल गोड गोड गाणे मन, खंडू दमलास हो असे मन, तू माझा आधार तुही का रागावलास बोल राजा बोल नाच गा परंतु ते पाखरू मुके झाले होते थोडीफार हालचाल ते करी परंतु पुन्हा स्वस्थ बसे दिनवाने बसे खंडू घरात गेला काग पाखरू का बोलत नाही तू काय त्याला केलेस त्याला का शिव्या शाप दिलेस त्याला का मारलेस ते खिन्न आहे दुःखी कष्टी आहे त्याचे डोळे पुन्हा पुन्हा भरून येतात तू मला बोलतेस शिव्या देतेस त्या मुख्या प्राण्याचेही कामन दुखावलेस त्यालाही का त्रास दिलास काय केलेस काय केले कापली त्याची जीप तुमच्याजवळ गोड गोड बोलते ते पाखरू मला ते बघवत नव्हते इतके दिवस मी माझा राग आवरला होता परंतु आज त्याने माझ्या खाण्याच्या भांड्यात चोच घातली मी जरा बाहेर गेले तो पिंजऱ्यातून बेटे खाली आले व बसले खात जणू मेजवाणीच होती त्याला आला मला राग धरले घेतली कात्री व कापली जीप ठारस मार होते त्याचा गळा चर चर चिनार होते परंतु आजच नको म्हटले बोल मनावे आता कसे गोड बोलतो असते मी पिंजऱ्याजवळ कधी गेले तर एक आवाज काढित नसे तुम्हाला पाहून ते हसे नाचे गाणे म्हणे माझ्यावर जणू खप्पा मर्जी टाकली जीप कापून खंड्या अता कोण रे गोड बोले तुझ्याजवळ त्या पाखराची पूजा करीत होतास त्याला फुलांचे तुरे आणीत होतास परंतु माझ्या केसात घालण्यासाठी आणलीस का कधी फुले नव्हतो काही घे काळी आणीत परंतु तू ती कुस्करून टाकीत असत पायाखाली चिरडून टाकत असत मग आणणे मी बंद केले मी तुझे सत्व पाहत होते खंड्या देवी एकदम नाही प्रसन्न होत जा त्या पाखराकडे ते रडत आहे तू रड जा नीक खंडू खरेच तुझ्याजवळ आला त्या पाखराकडे दुखाने पाहत राहिला बराच वेळ विचार करून खंडू त्या पाखराला म्हणाला पाखरा तुला मी आज सोडूनच देईन हो तुला मी आणले ही चूक पाखरांची झाडावरच शोभा झाडांवरचीच त्यांची गाणी ऐकावी मन रिजवून घ्यावे उगीच तुला आणले व कोंडले आज तिने जीप कापली उद्या गळाई ती कापील ती राक्षसीन आहे अगदी राक्षसीन पाखरा जा हो सोड मला मी अभागीच आहे मला एकट्यानेच राहिले पाहिजे फार तर सृष्टीची दुरुण मिळेल ती संगत घ्यावी फुलांची पाखरांची झाडामारणाची डोंगरठेकड्यांची नद्या नाल्यांची गुरांची दुरून संगत मेघांची ताऱ्यांची थंडी पावसाची ऊन वाऱ्याची ही संगत खरे ना होय ही सृष्टीतील संगत मी घेत जाईन तुला सोडतो हो आज परंतु तुझे जातभाई तुला मारणार नाहीत ना तू दासत्यात जिवंत राहिलास म्हणून तुला चोची नाही ना मारणार नाही मारणार कारण तू उपकारासाठी कैदी झालास एका दुःखी माणसाला आनंद देण्यासाठी तू आप खुशीने आलास तुझे भाईबंद तुझ्यावर रागवणार नाही तुझे स्वागत करतील तुझी मुले बाळे तुझी बायको तुझ्यावर अधिकच माया करतील जा पुन्हा प्रेमळ घरट्यात डोल फांद्यांवर पोहो आकाशात खा मेवे जा हो पाखरा आज मी मुक्त करीन हो तुला असे तो बोलत होता तो आतून घसरा या गिळायला भाकर झाली आहे खंडू गेला त्याच्याने आज खावले नाही पाखराला आज खाता येत नव्हते पाखराची जीभ दुखत होती खंडुला खाणे का गोड लागेल दोन तुकडे खाऊन तो उठला पाणी प्यायला हातात पिंजरा घेऊन तो शेतावर गेला त्या गर्द छायेच्या झाडाखाली बसला त्याने पिंजऱ्यातून ते पाखरू बाहेर काढले त्याने ते प्रेमाने हृदयाशी धरले अश्रुनी त्याला त्याने न्हावू घातले पाखराने चोच वर केली दोन अश्रू ते प्यायले परंतु ते पाणीही त्याच्या जिभेला जोमले पाखरा जा हो आता जा लाडून येथे शेतावरही नको येऊस एखाद्या वेळेस ती येईल तुला मारील लाम वनात जा पूर्वेच्या बाजूला एक बन आहे त्यात एक सदैव वानरा जरा आहे बांबूची कळकीची उंच बने आहे, जा तेथे सुकात रहा, तुझी मला आठवण आहे मी तुला विसरणार नाही माझ्या हृदयातुझेसाठी घरटे आहे त्या घरटात तुझी मनोमय मूर्ती सदैव राहील मुखी गाणी गाईल जा पाखराला जणू ती वाणी समजली ते उडाले पुन्हा एकदा येऊन खंडू समोरजारा नाचून त्याच्या डोक्यावर गिरट्या घालून गेले खंडू पाहत होता पूर्वेकडच्या बाजूला ते उडाले ते दमले एका झाडावर ते बसले पिंजऱ्यात बसून त्याच्या पंखांची शक्ती कमी झाली होती परंतु ते पहा पुन्हा उडाले निळ्यानिळ्या आकाशातून उडत चालले खंडू पाहत होता ते पापरू दिसण्याचे आले खंडू पुन्हा काम करू लागला काही दिवस गेले काही महिने गेले एके दिवशी खंडू शेतावर न जाता पूर्वेकडच्या बनाकडे वळला ते पाखरू दृष्टीस पडावे पुन्हा एकदा भेटावे म्हणून त्याचा जीव आसवला होता ते पाखरू म्हणजे त्याच्या पंचप्राणातील जणू एक प्राण बनले होते तो चालला बनातूर झाडांकडे तो पाहत होता पाखरांकडे तो पाहत होता परंतु ते पाखरू त्याला कोठे दिसेना खंडू निराश होता चालला पुढे आणि तो खळखळ वाहणारा झरा आला कसे स्वच्छ स्फुटीचा पाणी जणू वन देवता आपले तोंड पाहि वन जणू तो आसता राणातील पशु पक्ष्यांचा अजून तो आरसा खंडू त्या झऱ्यातले पाणी प्यायला त्याच्या काठाने तो पुढे चालला तीरावर ओलाव्याने रानफुले फुलि होती ना रंगांची फुले पांढरी पिवळी निळी लाल नाना छटांची नाना आकारांची काही चिवटी वावटीही होती आणि ती फुलपाखरे नाचत आहेत या फुलावरून त्या फुलाकडे जात आहेत ती फुलपाखरे फुलांचे संदेश पोहोचवित होती फुलांचे टपालवाले जणू का फुलपाखरे म्हणजे छोटे पतंग होते बिनदोरीचे पतंग परंतु कोण उडवीत होते त्यांना खंडू ती सारी मौज पाळत होता परंतु ते तो थांबला नाही त्याचे लक्ष फुलांकडे नव्हते फुल पाखरांकडे नव्हते झऱ्याकडे नव्हते ते आपले पाखरू केव्हा कोटे भेटेल असे त्याला झाले होते ती पाळ वेळूची आली कळकीची बणे उंचच उंच जणू उंच वाढलेले रसहीन उसच वारा त्या खेळत होता गोड आवाज येत होता ते वेळू म्हणजे निसर्गाचे का होते येथेच असेल ते पाखरू खंडू म्हणाला तो चौफेर पाहत होता तेथे एका शिलाखंडावर तो बसला दुपार होत आली पाखरे घरट्यात चालली जरा विश्रांती घ्यायला पिलांना घास द्यायला ती घरट्यात आली झाडांवर मंजूळ किळविल होत होती अरे ते पा खंडूचे पाखरू ते पा जात आहे खंडूने शिळ वाजवली टाळी वाजवली पाखरा ये ये हा बघ खंडू आला आहे दमलास का म्हण ये पाखराने ते शब्द ओळखले ते पाखरू खंडूजवळ आले ते नाचले ते गाऊ लागले अरे तुझी जीप तुटली ना होती गाणे कसे गातोस आवाज कसा काढतोस खंडुने विचारले माझी वाणी परत आली इतकेच नवे, तमला मला माणसासारखे सारे बोलता येते आकार पाखराचा परंतु तुमच्यासारखे सारे बोलतो खंडू तुला पाहून मला खूपच आनंद होत आहे तू माझ्यावर प्रेम केलेस आज माझ्या घरी तू आला आहेस माझा पाऊनचार घे त्या वेळूच्या बनात आमचे बोटे घरटे आहे माझी मुले बाळे तेथे आहेत बायको तेथे आहे त्या सर्वांना मी घेऊन येतो तुझे दर्शन होईल त्यांना तुझ्या कितीतरी गोष्टी त्यांना मी सांगत असतो बसो इथे जाऊ नको असे म्हणून ते पाखरू उडाले ते आपल्या घरड्यात गेले पिले चिव चिव त्याच्या भोवती आली बायकोने त्याचे स्वागत केले बाबा बाबा आज का उशीर केलात आम्हाला भूक लागली पिले म्हणाली खरेच कोठे गेल्या होतात आज लांब फिरत बायकोने विचारले रोजच्या सारख्या वेळेवर मी येत होतो परंतु माझा तो मानव मित्र आज येथे आला आहे त्या झाडाखाली बसला आहे त्याच्याजवळ मी बोलत होतो म्हणून मला उशीर झाला चला तुम्हाला मी तो दाखवतो माझ्यावर त्याचे किती प्रेम मला शोधीत शोधीत तो आला आज आधी त्याला जेवण चला सारी करू त्याचे स्वागत ये ना पाखराने विचारले हो बाबा चला पिले म्हणाली चला मीही त्याला पाहिन बायको म्हणाली ते पाखरू निघाले बरोबर पिले होती पत्नी आली सारी त्या खंडूजवळ आली पिले नाचू लागली पत्नीने प्रणाम केला ही माझी पत्नी ही माझी पिले पाखरू म्हणाले वाह आनंदी आहे तुझं कुटुंब खंडू म्हणाला माझी पत्नी गोड बोलते मी घरी येताच माझे स्वागत करते पिले माझ्याभोवती नाचतात मी त्यांना गोड गाणी शिकवतो म्हणा रे गाणी बाळांनो सोनुकल्यांनो म्हणा गाणी खंडूचे स्वागत करा पाखराने सांगितले फिले गाऊ लागली मानवी वाणी असलेल्या त्या पाखराणे ती गाणी रसली होती सुंदर अर्थाची गाणी काय होता त्याचा अर्थ जगात नाही मित्र मिळाले तरी सृष्टीत आहेत आपल्या घरी नाही मिळाले तरी बाहेर आहेत देवाने आधीच तुम्हाला मित्र दिले आहेत ते निळे अनंत आकाश ते नेहमी तुमच्यावर पाखर घालील तारे तुम्हाला रमवतील नद्या पाणी देतील वारे गाणी गातील फुले सुगंध व सौंदर्य देतील वृक्ष लतावेळी तुमच्यासमोर डोलतील नाचतील फार दुःख नका करू कोणी शिव्याशाप दिले तर वाईट नका वाटून घेऊ या निसर्गाकडे पहा व आनंदी रहा, आनंद आनंद हृदयात आनंद असला म्हणजे मन कसे हलके होते ते मग चिखलात न पडता उंच उंच उडते देवाजवळ जाते हसा व देवाजवळ जा आनंदी व्हा व प्रभूजवळ जा दुःख होय दुःख आहे परंतु ते का आहे आपणच ते निर्मितो व मग रडतो चला दुःख दूर करू सर्वांजवळ गोड बोलू सारे मिळून खाऊ सारे मिळून राहू भांडण नको मत्सर नको आपल्यासारखे सा आरे सर्वांना द्या झाडे आपली फळे देतात मेघ आपले पाणी देतात फुले आपला सुगंध देतात सूर्यप्रकाश देतो आपणही देऊ सारे सुखी राहू म्हणजे मग आनंद होईल अशी ती गाणी होती एक गाणे तर फारच छान नाचा नाचा नाचा वाऱ्यावर नाचा प्रकाश किरणांवर नाचा लाटांवर नाचा डोंगरांवर नाचा भावनांवर नाचा आनंदावर नाचा सारी सृष्टी नाचत आहे पृथ्वी सूर्याभोवती नाचते चंद्र पृथ्वीभोवती नाचतो नाच विराट नाच नाचा नाचा कशी आहेत गाणी पाखराने विचारले छान आहेत आमच्यामध्ये अशी नाहीत आणि तुझी पिले म्हणतातही छान खंडू म्हणाला बाळांनो जा पळसाची ताजी पाणी आणा आणि गोड गोड फळे घेऊन या खंडूला भूक लागली असेल जा पाखरू म्हणाले पिलांनी पसाची पाणी आणली बायकोने चोचीत धरून रसाळ फळे आणली पेरू होते अंजीर होते पिस्ते होते राणातील नाना प्रकारचे मेवे होते त्या पाण्यांवरती फळे वाढण्यात आली खंडू कर फलाहार पोडभरखा पाखरू म्हणाले खंडू फळे खाऊ लागला त्याने त्या पिलांना घ्या म्हटले ती म्हणाली नको मग आम्ही खाऊ अरे तुम्ही लहान घ्या हो खंडू मनाला, घ्या हो पाखरू म्हणाले पिलांनी पावण्यांचा प्रसाद घेतला फलार झाला आता मी जातो तुला सुखात पाऊन मला सुख झाले मधून मधून येत जाईन खंडू म्हणाला जरा थांबा तुम्हाला एक देडगी देतो आम्हाला कधी कधी विणलेल्या सुंदर सुबक अशा पेट्या सापडतात परंतु आम्ही त्या कधी उघडीत नाही काही जड असतात काही हलक्या जारे बाळांनो अना दोन पेट्या एक हलकी आना, एक जड आना, पाखराने सांगितले ती पिले गेली ती दोन पेट्या घेऊन आली घ्या हवी असेल ती घ्या पाखरू म्हणाले खंडूने दोन पेटे हातात घेऊन पाहिल्या त्याने हलकी पेटी पसंत केली ही हलकीच नेतो थोडेच बरे अधिक कशाला ही जडपेटी ठेवा खंडू म्हणाला त्या पेट्यातून काय असते ते आम्हाला माहीत नाही आम्ही त्या उघडीत नाही आम्हाला फार सोस नाही हव्याच नाही पाखराची बायको म्हणाली बरे येतो नमस्कार खंडू म्हणाला येत जा आम्हाला भेटत जा ती सर्वजण म्हणाली खंडू ती पेटी घेऊन निघाला पाखरू थोड्या अंतरापर्यंत त्याला पोचवीत आले जा हो पाखरा तुम्ही अद्याप खाल्ले नाही जा असेच प्रेम ठेवा माझी आठवण ठेव हो। खंडू प्रेमाने म्हणाला पाखरू परत गेले खंडू परत घरी आला आज गेले होतात कुठे बसलात घरी यायचे नसेल तर तसे सांगा कुठे होती धिणका शेतात आज गेला नाहीच या खंड्या घरातून चालते व्हायचे असेल तर तसे सांग माझा त्रास तरी वाचेल चंडी ओरडू लागली अग आज बनात गेलो होतो त्या पाखराला भेटायला गेलो होतो अशी पाखरे भेटतात वाटते भूतासारखे हिंडत बसलात वाटते आणि आता आलात घरी परंतु पाखरू मला भेटले त्याला किती आनंद झाला त्याने माझे स्वागत केले त्याच्या पिलांनी गाणी म्हटली त्यांनी मला फळे दिली किती सुखी त्यांचे कुटुंब आणि ही पेटी मला भेट म्हणून त्यांनी दिली अशी आहे छान नाही ही बघ दोन पेटी त्यांनी आणल्या होत्या एक जड व एक हलकी मनाली, वाटेल ती मी हलकी आणली थोडी ती गोडी तो ती पेटी दाखवून म्हणाला अहो काय त्या पेटीत असतील बिडे, रद्दी पेटी गवताची पेटी परंतु उघडून तरी बघ थांब मीच उघडतो असे म्हणून त्याने ती पेटी उघडली तो आतून मोत्यांचे सर निघाले सुंदर पाणीदार गोलबंद मोती पृथ्वी मोलाचे मोती टपोरे मोती आहा, हा हा किती रमणीय हे मोती खंडू म्हणाला छंडी ते मोती मोजीत बसले चांगले आहेत की नाही आकाशातील जणू तारे तसे आहेत खंडू म्हणाला परंतु ती जडपेटी का नाही आणलीत हलकी आणली खंड्या तुला अक्कल नाही अगदी अक दगडूशेठ आहे जा ती जडपेटी घेऊ नये मी जाणार नाही तू नशील जाणार तर मी जाते तू घरी स्वयंपाक कर भाकरी भाज मी उद्या सकाळी उठून जाईल मला रस्ता सांग जाईनस मी जाणारच जडपेटी घेऊन येईन ती थिरे असतील मानके असतील सांग रस्ता खंडूने तिला रस्ता सांगितला दुसरा दिवस केव्हा उजाडतो असे तिला झाले एकदाची रात्र संपली बाहेर झुंजू भुंजू होते तोच चंडी निघाली घरी खंडू होता आत चुलीजवळ भात भाकरी तो करणार होता उगीच गेली चंडी हे बरे नाही असे त्याला राहून राहून वाटत होते चंडी गेली हिंडत हिंडत दूर आली ते, लाग ते, ते बन लागले त्या बनात ती शिरली ते वेळूचे बन कोठे आहे तो खळखळ वाहणारा जरा कोठे आहे रस्ता सुकले की काय नाही तो पाळ आला जरा गाणे गाणारा जरा सतत वाहणारा निर्मळ पाण्याचा जरा चंडी झऱ्याचे पाणी प्यायली तेथे ते एका दगडावर बसले आता दुपार झाली पाखरे विश्रांतीच्या झाडावर येऊन बसली वेळूचे बन गजबजले ते पाळ आपले पाखरू येत आहेत त्याने संडीला पाहिले पाखरू चकडे आले आज इकडे कोठे आलात त्याने विचारले अरे तुझी जीभ न कापली होती मी तरी बोलतोस मला देवाने मानवी वाणी दिली जीभ परत आली तुम्ही आज माझ्या दारी आलात मला तुमचे स्वागत करू दे गोड फळे देऊ दे काही देणगी देऊ दे, दे। बसा असे म्हणून ते पाखरू उडत घरी आले बाबा बाबा आज पुन्हा उशीर आज कोण आले कोण भेटले पिलानी विचारले बाळांनो आज त्या खंडूची संडी आली आहे त्याने सांगितले तुमची जीप कापणारी संडी होय ना पिलानी एकदम संतापून विचारले होय तीच त्याने सांगितले बाबा आम्ही जातो आणि तिचे डोळे फोडतो पिले म्हणाले मी जाते व तिचे नाक तोडते फोडते तोंड बायको म्हणाले छी छि असे नका म्हणू असे नका करू मग तिच्यातनी आपल्यात फरक काय ती दुष्ट असली तरी आपण दुष्ट होऊ नये आणि ती कशीही असली तरी तिच्या नवऱ्याने माझ्यावर भरपूर प्रेम केले आहे ती त्याला छळते परंतु तो सारे सहन करतो मग आपण नये सहन करू चला सारी पिलांनो गाणी गा गोडगोड गोड फळे आणा केळीची पाने तोडून आणा हिला कशाला केळीचे पाने बायकोने विचारले जो वाईट असतो त्याचेच अधिक स्वागत करावे त्याला अधिक प्रेम द्यावे चला ती वाट पाहत असेल पाखरू आले त्याची बायको आली ती ही आली पिलांनी गाणी म्हटली बायकोने केळीचे रानकेळीचे पान चोचीने तोडून आणले पुरे तुमची गाणी मला लागली भूक चंडी म्हणाली जारे बाळांनो फळे आणा पाखराने सांगितले पिलांनी रसाळ फळे आणली पानावर वाढली चंडीने पटापट पत खाल्ली तिचे पोट भरले जारे पिलांनो त्या दोन पेटे एक हलकी आण एक जड आणा पाखराने सांगितले हलकी नकाच आणू त्या जडपेटीसाठीच तर मी आले चंडी म्हणाली बरे तर जडच फक्त आणा जालवकर पिलांनी ती पेटी आणली चंडीने ती उचलली नमस्कार वगैरेनं करता निरोप वगैरेनं घेता लगबग ती निघाली या बाई पाखरू म्हणाले या हा बाई बायको म्हणाली या बाई पिले म्हणाली अडलंय माझं खेटर झालं माझं काम असे चंडी म्हणाली धावपळ करीत ती घरी आली खंडूने स्वयंपाक केला होता तो वाट पाहत होता ही बघ आणली जडपेटी आता बघ ते उघडून काय काय आत आहे ते संडी म्हणाली आधी जेऊ मग फोड खंडू म्हणाला आधी फोडीन जेवण काय आहेस रोजचे नको फोडू ती पेटी माझी आईक ती पेटी तशीच ठेव हो। मला लक्षण बरे दिसत नाही खंडूने सांगितले गप्पा बस तू जा जेवायला माझे पोट भरले आहे असे म्हणून चंडी पेटी फोडू लागली तो काय निघाले आतून काय होते आत हिरेकी मानके, पाचुकी पोळी हे काय चंडीने ती पेटी एकदम फेकली आतून एकदम एक सर्प बाहेर आला फना काढला त्याने दहाचा आकडा तो सर्प बाहेर पडून मोठा झाला त्याने चंडीच्या अंगाला विळखे घातले चंडीला त्याने दंश केले चंडी मरून पडली सर्प फू करीत निघून गेला चंडी मेली खंडू आता एकटा राहिला त्याने घरातील मोती वगैरे गावातील रान मंदिरातील मूर्तींना दिले खंडू शेतात खपतो आनंदात असतो तो, तो सर्वांना सांगत असतो अति लोप करू नये गोड बोलावे प्रेम द्यावे द्वेष कराल तर तुमच्या हातात माणिक मोती पडले तर त्यांचे साप होतील प्रेम कराल तर सापांचे हार बनतील पाखरे सुद्धा मानवांवर प्रेम करतात मानवांनी परस्परांवर करू नये का कंटाळ आला म्हणजे खंडू त्या वेळूच्या बनात जातो त्या पाखराला भेटतो तेथे ते फळे खातो गाणी ऐकतो मग घरी येतो पुढे खंडू वारला परंतु त्या वेळूच्या बनात गोड गाणी ऐकू येतात त्या पाखराला मनुष्याची वाणी मिळाली तसे अमर जीवनही मिळाले होते का